अध्याय वारावा सत्संगाचा महिमा आणि कर्मानुष्ठान आणि कर्मत्यागाची रीत श्री भगवान म्हणतात सर्व आसक्ती नष्ट करणाऱ्या सत्संगामुळे मला जसा भक्त प्राप्त करू शकतो तसा योग सांख्य धर्म स्वाध्याय तप त्याग इष्ट आपूर्त दक्षिणा व्रते यज्ञ तीर्थे नियम यम इत्यादी साधनांनी मला मिळवू शकत नाही हे पुण्यशील उद्धवा प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्या युगानेच दैत्य राक्षस पशुपक्षी गंधर्व अप्सरा नाग सिद्ध चारण गुईहक आणि विद्याधारांना माझी प्राप्ती झालेली आहे मनुष्यांमध्ये वैश्य शूद्र स्त्री अंत्यज इत्यादी रजोगुणी तमोगुणी स्वभावाच्या पुष्कळशा जीवांनी माझे परमपद प्राप्त करून घेतलेले आहे वृत्रासूर प्रल्हाद वृषपर्वा बली बाणासुर मयदानव बिभीषण सुग्रीव हनुमान जांबवान गजेंद्र जटायू तुलाधार वैश्य धर्मव्याध कुबजा व्रजातील गोपी यज्ञपत्न्या आणि इतर अनेक जण सुद्धा सत्संगाच्या प्रभावानंच मला प्राप्त करू शकले त्यांनी वेदाध्ययन केलेलं नव्हतं की महापुरुषांची उपासना केली नव्हती त्याचप्रमाणे त्यांनी कोणतीही व्रत किंवा तपश्चर्या सुद्धा केली नाही केवळ सत्संगानच ते मला येऊन मिळाले गोपी गाई यमलार्जुन इत्यादी वृक्ष व्रजातील हरिण इत्यादी पशु या सर्वांनी भक्तींनीच मला प्राप्त करून घेतले याखेरीज कालिया नागासारखे अज्ञानी केवळ प्रेमभावनेने सहजपणे मला मिळून कृतकृत्य क्रुत झाले उद्धवा प्रयत्नशील साधक व्रत, माझी प्राप्ती करून घेतात उद्धवा ज्यावेळी अक्रूर बलरामदासह मला व्रजातून मथुरेला घेऊन निघाला त्यावेळी माझ्या विषयच्या गाढ प्रेमामुळे माझ्या ठिकाणी चित्त जडलेल्या गोपी माझ्या वियोगाच्या तीव्र दुःखानं इतक्या वाकुळ झाल्या होत्या की माझ्याखेरीज दुसरी कोणतीही वस्तू त्यांना आनंददायक वाटत नव्हती अत्यंत प्रियतम अशा मी वृंदावनामध्ये होतो तेव्हा त्यांनी रासक्रीडेच्या रात्री माझ्या समवेत अर्ध्या घालवल्या होत्या परंतु प्रिय उद्धवा त्याच रात्री मी नसल्यामुळं त्यांना एकेका कल्पाप्रमाणे वाटू लागल्या माझ्या ठाई मनबुद्धी एकवटलेल्या त्यांना माझ्याशिवाय आपल्या आत्तेष्ट आपतेष्ट स्वतःचे शरीर इहलोक परलोक अशा कशाचीही शुद्धी राहिली नव्हती जसे मुनी समाधीमध्ये भगवंतांशी एकरूप होऊन किंवा नद्या समुद्राला जाऊन आपले नामरूप विसरून जातात तसं त्यांचं झालं होतं त्या माझं खरं स्वरूप जाणत नव्हत्या त्या मला फक्त प्रियतमच समजत होत्या आणि जार भेटण्याची इच्छा करीत होत्या असं असूनही त्या शेकडो हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगाच्या प्रभावानंच परब्रह्म अशा मला प्राप्त करून घेतलं म्हणून हे उद्धवा तू विधिनिषेध प्रवृत्ती किंवा निवृत्ती तसेच इहपरलोकासंबंधी सर्व कर्मांचा त्याग करून सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मला परमात्म्यालाच अनन्न भावानं शरण मग तुला कोणत्याही प्रकारचं भय राहणार नाही उद्धव म्हणाला हे योगेश्वरांचे ईश्वर आपला उपदेश ऐकून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे तो असा स्वधर्मानुसार मी कर्म करावे की सर्व सोडून आपल्याला शरण यावे यामुळे माझं मन गोंधळून गेलेलं आहे तेव्हा भगवान म्हणाले तो हा परमेश्वरच प्रथम अनाहत नादस्वरूप परावाणी नावाच्या प्राणासह मुलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो नंतर तोच मनोमय रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पश्यंती नावाची वाणी होतो नंतर तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध नावाच्या चक्रात येऊन मध्यमा नावाचे वाणीचे किंचित स्थूल रूप धारण करतो त्यानंतर तोच मुखामध्ये येऊन रस्व दीर्घ इत्यादी मात्रा उदातादी स्वर आणि ककारादी वर्ण इत्यादी रूपानी वैखरी नावाची स्थूल वाणी होतो जसा आकाशात वाऱ्याचा मित्र अग्नी हा उष्णतेच्या रूपात असतो तो जोराने लाकडावर लाकूड घासले असता ठिणगीच्या रूपात प्रकट होतो नंतर तोच हवीर द्रव्य मिळाल्यानंतर प्रज्वलित होतो त्याचप्रमाणे या वाणीच्या रूपाने मीच प्रकट होतो याचप्रमाणे बोलणं कर्म करणं चालणं मनमूत्र विसर्जन करणं वास घेणं चव घेणं पाहणं स्पर्श करणं ऐकणं मनाचे संकल्प विकल्प करणं बुद्धीनं निश्चय करणं अभिमान धरणं इत्यादी सर्व क्रिया महतत्व तसेच सत्व रज तम इत्यादी तिन्ही गुणांची कार्ये हे सर्व मीच आहे असं समज त्रिगुणय ब्रह्मांड रूपी कमळाचं कारण परमात्माच आहे, प्रथम तो एकच अव्यक्त होता नंतर काल आणि माया यांच्या साह्यानं तोच अनेक रूपांमध्ये प्रकट झाल्यामुळे पेरल्यानंतर ते जसं अनेक रूपांमध्ये विस्तार पाहून प्रकट होत तसंच हे आहे कपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रत असतात त्याचप्रमाणे या परमात्म्यामध्ये सारे विश्व ओतप्रत भरलेले आहे हा पुरातन संसार रूपी वृक्ष कर्ममय आहे ते कर्मच भोगरूप फुलं आणि मोक्षरूप फळं उत्पन्न करत पाप आणि पुण्य ही ह्या संसार रूपी वृक्षाची दोन बीजे आहेत शेकडो वासना या याच्या मुळ्या तीन गुण ही त्याची तीन खोड पंचमहाभूत याच्या पाच फांद्या आहेत यामधून पाच प्रकारचे रस म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध बाहेर पडतात दहा इंद्रिय आणि एक मन याही याचा फांद्याच होत एक जीव आणि एक ईश्वर या झाडावर घरट बांधून राहतात वात पित पित्त कफ या याच्या तीन साली आहेत सुख दुःख ही दोन फळ आहेत असा हा संसार वृक्ष सूर्यमंडला पसरलेला आहे विषय लोलूप ग्रहस्थ या झाडाची दुःखरूप फळं खातो परंतु वनवासी सन्यासी याची सुखरूप फळं खातात एक असणारा मीच मायेमुळे अनेक रूप झालेलो आहे हे श्री गुरूंकडून जे लोक जाणून घेतात तेच वेदांचे रहस्य जाणारे असतात हे उद्धवा अशा प्रकारे गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीनं तू ज्ञानाची कुऱ्हाड धारधार कर आणि तिने सावधपणाने आपला जीवभाव तोडून टाक अशा रीतीने आत्मस्वरूप होऊन नंतर ती कुराट टाकून दे अध्याय बारावा समाप्त